स्कंद श्री हे जे साक्ष देताना दान करताना मृत्यू आल्यावर यमदूत परलोकात घेऊन जातात तेथे नेल्यावर त्या पुरुषांना अविची नावाच्या अत्यंत भयंकर नरकात टाकतात शंभर योजने उंच असलेल्या पर्व शिखरावरून त्यांना फेकून देतात त्या नरकात त्या पुरुषांना खाली डोके वर पाय अशा अवस्थेत अंतराळातच ठेवतात त्या नरकातील स्थान हे जलाप्रमाणे तरंगयुक्त दिसते वास्तविक पाहता ते तसं नसते पण तरंगयुक्त भासते पण ते तरंगरहित असल्यामुळे त्या नरकाला आवीची हे नाव पडलेले आहे हे, हे देवर्षी त्या नरकात पुरुषाच्या देहाचे तिळा एवढे तुकडे केले तरी तो मृत्यू पावत नाही तेव्हा अशा प्रकारे त्या पुरुषाला शिक्षा दिल्यावर पुन्हा त्याला अणकुचीदार अशा तीक्ष्ण शूलावर चढवतात हे ब्रह्मपुत्रा एखादा ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य अथवा इतर कोणत्याही वर्णाचा पुरुष असो त्याने सोमपान केलेले असेल आणि तसेच त्याची स्त्री ही होऊन सुरापान करीत असेल तर अशांना हे यमदूत नरकातच टाकतात हे ब्रह्मपुत्रा हे मुनीश्रेष्ठा अशा पुरुषांना अग्नीच्या साहाय्याने पातळ केलेले पोलाद भरपूर पासतात तरीही या नरकात ते पुरुष मरत नाही त्यांना या सर्व यातना भोगाव्याच लागतात जो अत्यंत दुष्ट पुरुष विद्या जन्म तप वर्ण आचार आश्रम यांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ पुरुषांना मान न देता स्वतःलाच मोठा समजतो अशा क्षुद्र विचाराच्या पुरुषाला यमाचे दास मृत्यूनंतर घेऊन जातात त्यांना ते यमदूत क्षारकर्दम नावाचा नरकात नेऊन टाकतात तेथे त्यांना खाली मस्तक करायला लावल्याने अतिशय यातना होत असतात जे पुरुष मूर्खपणामुळे नरमेधन करतात आणि त्यांचा अन्य देवतापुढे बळी देतात किंवा हे महाभाग्यशाली नारदा ज्या स्त्रिया नरपशु खातात त्यांना यमसदनात गेल्यावर त्यांनी जे पशु अथवा मनुष्यप्राणी खाल्लेले असतात ते सर्व तेथे एकत्र येतात आणि लखलकीत तलवार घेऊन एखादा वीर पुरुष ज्याप्रमाणे युद्धात माणसे कापस सुटतो तसे त्या पापी पुरुषाला ते पशु अथवा नर एकत्र येऊन त्याचा देह वितीर्ण करून टाकतात जसे या लोकातील मांसाहारी लोक कृत्य असतात तसेच ते पशू त्या पुरुषाचे रक्त पितात आणि धुंद होऊन नाचतात गाणी म्हणतात अशी विविध प्रकारे क्रीडा करतात हे ब्रह्मदेव पुत्रा नारदा जे अरण्यात अथवा गावात अत्यंत विश्वास ठेवून जवळ आलेल्या एखाद्या निरपराध प्राण्याचा जे जिवंत राहण्याची इच्छा दर्शवितात अशा प्राण्यांचा विश्वासघात करतात अशा पुरुषाला यमदूत शुल, शुलावर चढवतात जे क्रीडेच्या साधनांप्रमाणे असलेल्या आणि शूल सुई इत्यादींद्वारा ओलेल्या प्राण्यांना मारतात त्यांनाही परलोका शूलावर चढवतात अशा पातक्यांचा देह शूलामध्ये ओबतात ते तहान आणि भूक यामुळे अतिशय पीडित होतात तसे ते आपल्या तीक्ष्ण चोचींनी तेथील भयंकर कंकपक्षी आणि बकपक्षी त्याला सर्व बाजूनी टोचत असतात त्यामुळे अत्यंत पीडित होऊन त्या पुरुषांना आपल्या पातकांचे सदैव स्मरण होत राहते क्रूर सर्पाप्रमाणे वागून जे पुरुष इतर प्राण्यांना अत्यंत त्रस्त करतात ते दंडशू नावाच्या नरकात पडतात त्या ठिकाणी सर्व बाजूला सात तोंडांचे वाघ सिद्ध असतात ते सत्वर येऊन नरकात आलेल्या त्या प्राण्याला अत्यंत क्रूर बुद्धीने प्रेरित सर्पाप्रमाणे ग्रासून टाकतात जे अंधकूप अंधार कोठडी आणि गुहा इत्यादी ठिकाणी प्राण्यांना विनाकारण कोणतात त्यांना परलोकामध्ये गेल्यावर तेथे हात उचललेले यमदूत त्यांच्या स्थानी घेऊन जातात विषयुक्त अग्नि आणि धूर यांनी परिपूर्ण असलेल्या ठिकाणी ह्या पापकर्मी पुरुषांना कोंडून टाकतात जो पुरुष गृहस्थाश्रमात असूनही आपल्याकडे दुपारी आलेल्या अतिथी पाहून त्याच्याकडे इंगळाप्रमाणे लाल डोळे करून बघतो त्या पापदृष्टी पुरुषाचे नेत्रसुद्धा नरकामध्ये गेल्यावर ते यमदूत उपटून टाकतात ज्यांच्या चोची वज्राप्रमाणे आहेत असे कावळे आणि वटपक्षी तसेच अतिशय क्रूर गिधाडे त्या पापी पुरुषाचे डोळे अत्यंत बलात्काराने उपटतात जो पुरुष संपत्तीमुळे मासतो आणि अहंकार धरतो अत्यंत गर्विष्ठ होऊन जातो आणि इतरांकडे जो नराधम दुष्ट दुष्टनजरेने पाहतो तसेच सर्वांकडे संशयित दृष्टीने बघतो जो सर्व काळ केवळ द्रव्यप्राप्तीचीच चिंता करतो अशा स्वार्थी पुरुषाचे हृदय आणि मुख अत्यंत सुकून जाते त्याला कधीही सुख मिळत नाही कारण तो ब्रह्मपिशाच्या द्रव्याचे रक्षण करीत असतो असा हा पुरुष मृत झाल्यावर केवळ त्याच्या कुकर्मामुळेच दुर्गतीने त्याला नरकात फेकल्यावर यमाचे दूत एखाद्या कोष्ट्याप्रमाणे त्याच्या शरीरात सर्व बाजूनी अंगात सोत होतात असे हे द्रव्य लोभाने प्राप्त होणारे नरक पुष्कळ प्रकारचे आहे पापाचरण करणाऱ्या पुरुषांना त्यांचे योग्यतेप्रमाणे फल यातना भोगायला लावणारी शेकडो स्थाने आहेत हे देवर्षे याप्रमाणे मी तुला जशी ही स्थाने सांगितली तशी न सांगितलेली हजारो स्थाने आहेत पण सर्व पापी पुरुष अथवा स्त्रिया या अनंत यातना भोगायला लावणाऱ्या निरनिराळ्या नरकात पडतात हे निश्चित समज याच्या अगदी उलट असे की जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत ते मात्र सुखोपभोग देणाऱ्या लोकांत जातात म्हणून ज्ञानीजनांनी देवीचे पूजन हाच उत्तम मार्ग सांगितला आहे त्या धर्माचे मुख्य लक्षण म्हणजे देवीची आराधना हेच होय केवळ देवीचे अनुष्ठान केले तरीही पुरुष नरकात जात असतो कारण ती देवी सर्वांनाच या भवसागरातून मुक्त करते म्हणून ती मनुष्यांना पूज्य आहे अध्याय तेविसावा समाप्त